श्रीमत भगवत गीता शंकर भाष्य अध्याय दुसरा भाग दुसरा मागे आत्मा अविनाशी आहे असे जे सांगितले ते कसे ते यापुढे सांगतात श्लोक बावीसावा मनुष्य जीर्ण वस्त्र टाकवून नवीन परिधान करतो त्याप्रमाणे आत्मा जीर्ण झालेले शरीर टाकवून नवीन शरीर धारण करतोस भाष्य व्यवहारात मनुष्य फाटायला लागलेली दुर्बळ वस्त्रे टाकून देऊन नवी वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे जीर्ण झालेल्या शरीराचा त्याग करून आत्मा नवीन देहात प्रवेश करतो जुनी वस्त्रे टाकवून नवीन वस्त्र धारण करताना मनुष्य तोच असतो त्यामध्ये बदल होत नाही आत्मा अभिक्रिय आहे तो कशा प्रकारे त्याबद्दल सांगतात श्लोक तेविसावा याला शस्त्रे चिन्ह करीत नाहीत अग्नी जाळत नाही पाणी भिजवित नाही वारा सुकित नाही भाष्य या आत्म्याला शस्त्रे तोडू शकत नाहीत कारण आत्मा अवयव शून्य आहे तलवारीसारखी शस्त्रे ज्याला अवयव अगर अन्य भाग आहेत त्यांना तोडतील परंतु आत्म्याला असे भाग नाहीत अग्नी देखील याला जाळून त्याचे भस्म करीत नाही त्याप्रमाणे पाणी याला ओले करीत नाही ज्याला अवयव अगर भाग आहेत अशाच पदार्थांना पाणी भिजवते आणि नंतर त्या पदार्थांचे अवयव अलग करते पाण्याचे असे सामर्थ्य असले तरी पाण्यावर या सामर्थ्या आत्म्यावर या सामर्थ्याचा परिणाम होत नाही पदार्थामध्ये स्निग्धता अगर रस असतात ते शोषून घेऊन त्यांना रसही कार्यवायू करतो परंतु आत्म्याचे मात्र तो शोषण करू शकत नाही या आत्म्याच्या बाबतीत अशी अवस्था आहे म्हणून लोक चोवीसावा या आत्म्याचा छेद करणे त्याला जाळणे ओला करणे अगर शुष्क करणे अशक्य आहे हा नित्य सर्व ठिकाणी भरून राहिलेला स्थिर अचल आणि शाश्वत असं आहे भाष्य ज्या अर्थी परस्परांचा नाश करणारी महाभूते या आत्म्याचा नाश करण्यास समर्थ होत नाहीत त्या अर्थी तो नित्य आहे नित्य असल्याने तो सर्वत्र वळून राहिलेला आहे तो सर्वत्र असल्याने स्थिर आहे तो एखाद्या स्तंभासारखा स्थिर आहे स्थिर असल्याने त्याला चलन वलन कसे असणार म्हणून तो अचल आहे तो सनातन म्हणजे चिरंतन आहे तो कोणत्याही कारणाने उत्पन्न झालेला नाही तो नित्य नवा आहे असे म्हणता येणार नाही पूर्वपक्ष मागे विसाव्या श्लोकात हा आत्मनित्य अविक्रिय असे सांगितले आहे तेच भगवंत पुन्हा या ठिकाणी सांगत आहेत ही केवळ पुनरुक्ती आहे हे खरे परंतु ती दोषार्हत नाही आत्म्याचे ज्ञान करून देणे अगर घेणे तसे कठीण आहे म्हणून वारंवार असा योग निर्माण करून निरनिराळ्या शब्दांच्या उपयोगाने भगवंत तेच ते तत्व सांगत याचे विचार करता कोणत्याही तऱ्हेने ते अव्यक्त तत्व या संसारी पुरुषांच्या बुद्धीला आकलन होऊन ते संसारातून निवृत्त व्हावे असा उद्देश आहे आणखी असे की लोकपंचविसावा हा आत्मा स्पष्टपणे न दिसणारा ज्याचे चिंतन करणे अशक्य आहे अभिकारी आहे असे म्हटले आहे याप्रमाणे त्याला जाणून घेतल्यावर तू करणे उचित नाही भाष्य आत्मा कोणत्याही इंद्रियाचा विषय होत नसल्याने त्यांना तो प्रत्ययाला येत नाही म्हणून अगोचर अथवा अव्यक्त आहे तो अव्यक्त आहे म्हणूनच त्याचे ध्यान करता येत नाही जो पदार्थ इंद्रियांना गोचर होतो त्याचे ध्यान करता येते आत्मा इंद्रिय गोचर नसल्याने अचिंत्य आहे म्हणजे दुधावर विकार होऊन त्याचे दही बनते त्याप्रमाणे आत्मा विकारी नाही आत्म्याला अवयव नाही किंवा आकार नाही म्हणून आत्मा अविक्रिय आहे कारण अवयव शून्य पदार्थ विकारी होत नाहीत म्हणून आत्मा अविकारी आहे म्हणून या आत्म्याचे वरील प्रमाणे तू ज्ञान करून घेतलेस म्हणजे मी मारणारा आहे वगैरे कारणा औपचारिकपणे स्वीकारून आचार्य म्हणतात श्लोक सव्वीसावा हे महाभाऊ अर्जुना हा आत्मा दे नेहमी जन्म घेतो आणि नेहमी मृत्यू पावते असे जरी तू मानलेस तरी देखील शोक करणे तुला योग्य नाही भाष्य केवळ वादासाठी आत्म्याला तू व्यवहारी माणसे म्हणतात त्याप्रमाणे प्रत्येक शरीराच्या उत्पत्तीच्या वेळेत जन्म घेतो असे म्हणत असेल तर प्रत्येक शरीराचा नाश होतो तेव्हा तेव्हा त्याचा नाश होतो असे मानलेस तरी सुद्धा या आत्म्याच्या नित्य जन्म आणि मरण हे निमित्त आहे असे मानणं सुद्धा या प्रकारे शोक करणे तुला उचित नाही कारण जन्माला आलेल्याला जन्म व नाश निश्चित आहे असे असल्यामुळे श्लोक सव्वीसावा तो जन्मला आए, आहे त्याला निश्चितपणे मृत्यू आहे आणि मेलेरियाला निश्चितपणे जन्म आहे अशा अटळ गोशी गोष्टीबद्दल तुला शोक करणे योग्य नाही भाष्य ज्याने जन्म घेतला आहे त्याला मरण निश्चित आहे आणि जो मेला त्याला पुन्हा निश्चित आहे जन्म आणि मरण ही अवस्था अपरिहार्य म्हणजे जिचा कोणताही प्रकारे प्रतिकार करता येत नाही अशा अपरिहार्य विषयाचे निमित्त करून शोक करणे तुला उचित नाही कार्य आणि कारण यांना साथ देणारी आणि त्यांना विशेष स्थान असणारी जी महाभूते आहेत त्यांचा विचार केला असता सुद्धा तुला शोक करण्याचे कारण नाही कारण श्लोक अठ्ठावीसावा ही भूते जन्मापूर्वी अव्यक्त स्थितीत असतात मध्ये ती व्यक्त होतात आणि अखेर अव्यक्तातच लय पावतात म्हणून याविषयी शोक का करावा भाष्य ज्यांच्या उत्पत्तीच्या पूर्वी अव्यक्त अदर्शनीय किंवा अप्रक्षता स्थिती प्रत्यक्षता स्थिती आहे म्हणजेच जन्माच्या अगोदर ती स्पष्ट झालेली नसल्याने त्यांना स्वरूप नसते म्हणून त्यांना अप्रत्यक्ष म्हटले आहे कार्य आणि कारण यांच्या संबंधामुळे स्वरूपात उत्पन्न झाल्यापासून तो त्यांच्या मरणापर्यंत ती स्पष्टपणे दिसतात पुन्हा ती अव्यक्त अवस्थेत जातात मरण हाच ज्यांचा शेवट आहे अशी शरीरे पुन्हा अस्पष्ट होतात थोडक्यात मरणानंतर ती शरीरे अव्यक्त स्थितीत जातात असे म्हटले आहे की ज्याचे रूप दिसत नाही त्या अदृश्यापासून आला आणि पुन्हा अदृश्यातच गेला म्हणून तो तुझा कोणी नाही आणि तूही त्याचा कोणी नव्हेस मग तो गेल्यामुळे तुला व्हावा थोडक्यात दिसत नाही अगर समजत नाही अशा अवस्थेतून येणारी काही दिवस दिसणारी आणि पुन्हा अदृश्य होणारी ही जी शरीरे आहेत त्यांच्यासाठी तू का शुख करीत आहेस हा आत्मा समजण्यास अतिशय कठीण आहे हा विषय सर्वांनाच भ्रांती करणारा निर्माण करणारा आहे त्यात तुझा एकट्याचाच दोष काय हा आत्मा समजण्यास कसा कठीण आहे हे सांगतात श्लोक एकोणतीसावा या आत्म्याकडे कोणी अद्भुत वस्तूप्रमाणे आश्चर्याने पाहतात कोणी आश्चर्य वाटावे असे वर्णन करतात आणि त्याच प्रकारे अन्य ऐकतात तर कोणी ऐकूनही त्याला जाणीत नाहीत भाष्य आश्चर्य म्हणजे आपण कधी पाहिलेलं नाही पूर्व असते किंवा अकस्मात दृष्टीत पडते सामान्य व्यवहारात त्याचा अनुभव येत नाही आश्चर्य होय व्याख्येत बसणारे ते आश्चर्यबत्त होय त्याप्रमाणे आत्मा आश्चर्य कारण आहे असे कोणाच दिसते दुसरा कोणी आत्मा आश्चर्यकारक आहे असे सांगतो तर तिच्या तिसरा आश्चर्य म्हणून ऐकतो एकूण पाहून बोलून अगर ऐकून तो आत्मा कोणास समजत नाही हेच आश्चर्य होय आत्मा ही न दिसणारी वस्तू आहे असे मानून प्रत्येक जण त्याच्याकडे आश्चर्यानेच पाहतो वर्णन करतो अथवा ऐकतो आत्म्याचे स्वरूपच असे आहे इंद्रियांना तो गोचर होत नाही पण शस्त्रावधी लोकातून आत्माभाविक सापडला तर तो म्हणजे देखील एक आश्चर्यच आहे थोडक्यात आत्मज्ञान होणे किंवा आत्मानुभव प्राप्त होणे ही गोष्ट अत्यंत दुर्लभ आहे प्रस्तुतच्या प्रकरणाचा उपसंहार करून आचार्य पुढे म्हणतात श्लोक्तीचा वा हे अर्जुना देही हा कधी मारता येण्याजोगा नाही म्हणून कोणत्याही वस्तूबद्दल शोक करणे तुला उचित नाही भाष्य देही म्हणजे देहामध्ये नांदणारा सदैव कोणत्याही अवस्थेत तो आत्मा निरवयमुळे किंवा नित्यत्वामुळे मारण्या जोगा नाही या स्थावर जंगम शरीरात तो स्थित आहे त्यामुळे कोणते अवस्थेत तो अवध्य आहे सर्व प्राणीमात्रांचे देह नष्ट झाले तरी तो स्वतः नष्ट होत नाही म्हणून भीष्मादी सर्व प्राणीमात्रांबद्दल तुला शोक करणे उचित नाही येथपर्यंत परमार्थ तत्वाचा विचार केल्यानंतर शोक किंवा मोह संभवत नाही केवळ परमार्थ तत्व वध झाला म्हणजेच संभवत नाहीत असे नाही तर श्लोक एकतीसावा धर्माचा विचार करता हे तू व्याकुळ होणे उचित नाही कारण धर्ममान्य युद्ध करणे हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे त्याला दुसरे हितकर असे काही नाही भाष्य युद्ध करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे याचा विचार कर तो लक्षात घेतलास तर तुला येथून तु जाता येणार नाही विचलित होता येणार नाही आणि युद्ध हिंसाजनक आहे असेही म्हणता येणार नाही युद्ध हे तुझे स्वाभाविक जन्माबरोबर आलेले कर्तव्य कर्म आहे या युद्धाने धर्माचे आणि प्रजेचे रक्षण होणार आहे म्हणून धर्म हा धर्म्य आहे युद्ध धर्ममय आहे क्षत्रियाला युद्धाविषयी कल्याण युद्धाशिवाय असे अन्य काहीही नाही युद्ध, युद्ध करणे हे कर्तव्य आहे ते कसे श्लोक बत्तीचावा अशा आलेले युद्ध म्हणजे हे प्रार्था सहजपणे उघडलेले स्वर्गाचे दार आहे भाग्यवान क्षत्रियांनाच त्याचा लाभ होतो भाष्य आपण प्रार्थना केल्याशिवाय आप प्राप्त झाले हे स्वर्गाचे उघडलेले दार आहे ज्यांना असे युद्ध प्राप्त होते ते क्षत्रिय सुखी म्हणजे भाग्यवान होत कर्तव्य म्हणून जरी हे युद्ध प्राप्त झाले असले तरी श्लोक ते विसावा हे युद्ध जर तू केले तुझा धर्म आणि कीर्ती नाही होऊन तू पापाचा धनी होशील भाष्य जर धर्माने तुझ्यावर लादलेले धर्माविशील तर तू तसे न केल्याने अधर्माला प्राप्त होशील आणि भगवान शंकरा बरोबर युद्ध केल्यामुळे प्राप्त झालेली कीर्ती नष्ट होईल आणि तू पाशील या योगे केवळ स्वधर्म आणि कीर्तीचाच त्याग होतो असे नाही तर श्लोक चौथीस सर्व प्राणी मात्र तुझी अपकिर्ती सांगत राहतील संभावित पुरुषाला दुष्किर्तीचे मरणापेक्षा सुद्धा अधिक वाईट वाटते भाष्य तो युद्ध केले नाहीस, कर्तव्य च्युत झालास तर तुझी अपकिर्ती लोक पुष्कळकार पर्यंत सांगत राहतील तू धर्मशील आहेस, शूर आहेस वगैरे गुणांनी प्रतिष्ठित असलेल्या संभावित माणसाला अपकिर्ती मरणापेक्षा वाईट असते संभावित माणसाला अपकिर्तीपेक्षा मरण बरे वाटते आणखी असते की श्लोक पस्ते जावा म्हणतील की तू भीतीने तुरणातून पळून गेलास ज्यांना तुझ्याबद्दल अतिशय आदर वाटत होता त्यांच्या दृष्टीने तुला कमीपणा प्राप्त होईल अश्य दुर्योधनादी महारथी तू रणांगणातून पळून गेलास तो बद्दल दया आपल्याला कर्णादिकांना भिवून तू निघून गेलास असे समजतील दुर्योधनाव्वा तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याबद्दल निंदात्मक बोलतील यापेक्षा अधिक दुःखदायक काय आहे भाष्य निवंतक वचन निवातक वचना निवात कवचांचा तू संहार केलास असे तुझे पराक्रम पाहून किन्न झालेले तुझे शत्रू तुझ्याबद्दल बोलूनही ते बोलतील या निंदेच्या दुःखापेक्षा आणखी मोठे दुःख कोणते असेल यापेक्षा अधिक कष्ट आणि दुःख कोणतेही नाही शिवाय कर्णाधिकांबरोबर युद्ध करीत असता श्लोक सदतीसावा हे अर्जुन युद्धात जर तू गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि जय मिळवलास तर पृथ्वीचा उपभोग घेशील म्हणून युद्ध करण्याचा दृढ निश्चय कर उठ भाष्य युद्धामध्ये मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल करणादि शूरवीरांना जिंकलेस तर या प्रक्रियेचा उपभोग घेशील अवस्थांमध्ये तुझा लाभ आहे म्हणून हे कुंतीपुत्रा अर्जुना शूरांना मी मारीन त्यांना जिंकेन असा दृढ निश्चय कर आणि युद्धाला तयार हो युद्ध करणे हा सुधर्म आहे म्हणून युद्धाची इच्छा करणाऱ्यांसाठी असा उपदेश करण्यात येतो श्लोक अडतीसावा सुख दुःख लाभ तोटा जय पराजय सारखीच मानून नंतर युद्धाला तयार हो म्हणजे तुला पाप लागणार नाही भाष्य सुख आणि दुःख समान मानून त्यांच्याबद्दल राग अगरद्वेष करू नकोस त्याचप्रमाणे लाभ अगरहानी किमा विजय आणि पराजय यांना सुद्धा समान मानून तू युद्धासाठी तयार हो याप्रमाणे युद्ध केल्यास तुला पाप लागणार नाही आत्ताच्या प्रसंगाला उद्देशून उपदेश आहे स्वधर्माचा विचार कर अध्याय तीन एकतीस या श्लोकापासून शोक आणि मोह यांना दूर करण्यासाठी भगवंतांनी जी पद्धती उपयोगात आणली त्याला व्यवहारिक ज्ञाय अथवा व्यवहार ज्ञान असे म्हणतात परंतु पारमार्थिक दृष्टीने विचार करता ही गोष्ट अगदी निराळी आहे यापूर्वी जे प्रतिपादन करण्यात आले ते निराळे आहे या ठिकाणी परमार्थाचे विवेचन आहे या ठिकाणी शास्त्राची स्वतंत्रता प्रतिपादन करण्यासाठी एशाते या श्लोकामध्ये याचा उपसंहार करण्यात आला आहे शास्त्राचा विभाग समजून घेतल्याने असे लक्षात येईल कि ज्ञान योगेन संख्याना कर्मयोगाच्या सहाय्याने कर्मचरण करणाऱ्यांचा मार्ग असे जे दोन मार्ग आहेत त्यांवर निष्ठा ठेवून हे उत्तम प्रकारे समजून सांगण्यात येईल श्रोते सुद्धा हा शास्त्र विभाग सहजपणे श्रवण करतील आणि सुखाची प्राप्ती करून घेतील यासाठी भगवान पुढे सांगतात श्लोक एकोणीशे चाळीसावा याप्रमाणे सांख्य विषय बुद्धी सांगितली आता कर्मयोगातील बुद्धी बद्दल एक अर्जुना अशी बुद्धी प्राप्त झाली असता कर्मापासून मात्र वाटणारी बंदे तू टाकून देशील भाष्य आतापर्यंत तुला जे ज्ञान सांगितलंय ते तुला परमार्थ वस्तूची किंवा सदवस्तूची ओळख व्हावी उद्देशाने हे ज्ञान सांख्यशास्त्रातील आहे या ज्ञानाचे हेतु संसारामध्ये निर्माण होणारे शोक मोहातोष असतात ते नाही सेव व्हावेत हा आहे या ज्ञानाच्या प्राप्तीचा उपाय म्हणून आसक्ती न ठेवता सुख दुःखादी द्वंद्वाचा त्याग करून परमेश्वराची उपासना करण्याच्या निमित्ताने करण्यात येणाऱ्या कर्मविषयक आणि समाधीविषयक बुद्धीबद्दल जे कथन करण्यात येत ते ऐक या बुद्धीबद्दल अस्थान निर्माण व्हावी म्हणून स्तुती करतात आणि योगविषयक बुद्धीने युक्त होऊन धर्माधर्म नामक कर्माच्या बंधनाचा ईश्वराच्या कृपेने प्राप्त झालेल्या ज्ञानाने तुलना शकशील असा अभिप्राय आहे हा, हे। न करता। अगर तरी अगर न मानता ते कर्तव्यच आहे असे म्हणून ते सर्व परमेश्वराला अर्पण करण्याची निष्ठा होय कर्मयोगाने चित्त शुद्ध होऊन ज्ञानप्राप्ती होते आणखी असे कि श्लोक चाळीसावा निष्काम कर्मयोगात प्रारंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही त्याला अडथळा निर्माण होत नाही या धर्माचे थोडेसे जरी आचरण झाले तरी महाभयापासून त्याचे संरक्षण होते भाष्य अभिक्रम म्हणजे प्रारंभ कर्मयोगाच्या रूपाने निर्माण होणाऱ्या मोक्ष मार्गामध्ये कृषी वगैरे प्रमाणे प्रारंभाचा नाश होत नाही अभिप्राय असा आहे की योगविषयी कर्माचे प्रारंभिक फळ शून्य नाही त्या त्याप्रमाणे चिकित्सादिव्यवहारात विपरीत फळ मिळत नाही मग काय होते या कर्मयोग रूप धर्माचा त्याचा फलनाश संभवत नाही संख्य योग विषयक बुद्धी तुला सांगितली आता योगविषयक बुद्धीचे ज्ञान करतो श्लोक एक्केचाळीसावा हे अर्जुना या बुद्धियोगात बुद्धी एकच आहे जे अनिश्चित आहे त्यांना मात्र भाष्य निश्चयात्मिका हे या योग बुद्धीचे लक्षण होय या कल्याण मार्गामध्ये निश्चयात्मिका अशी एकच बुद्धी आहे कारण ती प्रमाणांनी सिद्ध झालेली असल्याने विपरीत बुद्धीच्या प्रकारांना बाधक ठरणारे आहे ज्या इतर बुद्धी आहेत आणि ज्यां ज्याचे विविध प्रकार असल्याने संसार अनंत अपार आणि अनुपरत होतो म्हणजे म्हणजेच संसार निरंतर आणि विस्तृत होतो अशा अनंत प्रकार असलेल्या विवेक करण्यास युक्त असल्या बुद्धीबळाने त्याचा अंत होताच संसार सुद्धा संपतो परंतु ज्याची प्रमाणजने विवेक बुद्धी संपली आहे त्याच्या बुद्धीला अनेक फाटे फुटतात आणि त्याचे अनंत भेद होतात ज्यांच्याजवळ अशी निश्चयात्मिका बुद्धी नसते ते श्लोक बेचाळीसभा हे अर्जुना वेदांच्या अर्थवादात मग्न झालेले अविवेकी अन्य काही नाही असे म्हणतात मोहर आल्याप्रमाणे दिसणारी ही जे वेदवाणी तिच्या आधाराने बोलतात भाष्य अज्ञानी अल्पबुद्धी आणि अविवेकी लोक फुलांनी बहरलेल्या वृक्षाप्रमाणे शोभायामान ऐकण्याला उत्तम फल प्राप्त करून गोड वेदवचने बोलतात आणि त्यातच रामतात शिवाय अर्जुना ते असेही म्हणतात की स्वर्ग हे फळ आणि कर्म हे साधन यांच्याशिवाय दुसरे काहीही नाही तेच आणखी म्हणतात श्लोक जय सव विषय भोगाबद्दल पर आणि स्वर्गाच्या मागे लागलेले भोग आणि ऐश्वर्य यांच्या प्राप्तीबद्दल अनेक कर्मे सांगितलेली आहेत ते सर्व जन्म रूपी कर्मफल देणारी आहेत भाष्य कामोपभोग हाच ज्याचा स्वभाव बनला आहे असा अर्थ असे केवळ भोग भोगणारे आणि स्वर्गाला सर्वश्रेष्ठ मानणारे किंवा स्वर्ग प्राप्ती हाच ज्यांचा पुरुषार्थ आहे असे लोक जन्मरूपी फळ देणाऱ्या गोष्टीच फक्त बोलतात कर्माच्या फळाला कर्मफल असे म्हणतात म्हणून जन्मरूप कर्मफल जन्मकर्मफल या नावाने सांगितले जाते या फळाची प्राप्ती करून देणारे जी वाणी तिला जन्म कर्मफल प्रदा असे म्हणतात की वाणी आहे तरी कुठे या याप्रमाणे भोग आणि ऐश्वर्या यांची प्राप्ती होण्यासाठी ज्या क्रिया आणि त्यांचे भेद आहेत ते ज्या वाणीने पुष्कळ वर्णन केले जातात ते म्हणजे स्वर्ग पशु पुत्र वगैरे पुष्कळ पदार्थांची नावे ज्या वाणीने उच्चारली जातात तसेच जा अनेक क्रियांचे भेद कथन करणारे वाणे बोलणारे मूढ असून ते पुन्हा पुन्हा संसारात फिरत राहतात असा याचा अभिप्राय आहे त्यांचे आणखी असे की श्लोक चवचाळीसावा विषय आणि ऐश्वर यांच्यामध्ये आसक्त असलेल्या आणि वाणीच्या योगाने ज्यांची विवेक बुद्धी चालत नाही अशा पुरुषांच्या अंतकरणात आत्मत्र विषयक बुद्धी निर्माण होत नाही भाष्य भोग आणि ऐश्वर यांच्यामध्ये आसक्त असलेल्या भोग आणि ऐश्वर यांच्यामध्ये आसक्त असलेला भोगैश्वर प्रसक्त होय भोग भोगणे आणि ऐश्वर प्राप्त करणे हेच आपले कर्तव्य मानून त्यामधील जे मग झालेले आहे त्या प्रमाणे अनेक प्रकारची कर्मे नित्यशा करवीत असे सांगणाऱ्या बैतहार वाटणाऱ्या वेदवचनांनी ज्यांना आपले से करून टाकले आहे ज्यांची सतसद विवेक बुद्धी आच्छादली गेली आहे फक्त पुरुषाच्या भोगासाठी जे काही करावे लागते त्याला समाधी असे म्हटले आहे अशा विषयांमध्ये संख्यबुद्धी कधीही प्रवेश करीत नाही कर्मठांच्या अंतःकरणात परमार्थाचा निश्चय करणारे बुद्धी कधीच प्रवेश करीत नाही असे तात्पर्य रूपने नटलेला परमेश्वर म्हणजे मी अशा निरंतर चिंतना तर अशा ध्यानाची विस्मृती म्हणजे समाधी होय ज्या प्रमाणे विवेक बुद्धी नाही अशा कामी लोकांना जे फळ प्राप्त होते त्याबद्दल सांगतात की श्लोक पंचेचाळीसावा अर्जुना वेद त्रिगुणाचे प्रतिपादन करणारे आहेत तू त्रिगुणातीत द्वंद्व शून्य नित्य सात्विक गुणसंपन्न योगक्षेमाची चिंता न करणारा आणि आत्मनिष्ठ होत कार्यरूप संसाराचे प्रतिपादन करणारे आहेत तरी देखील हे अर्जुना तीन गुणरहित असंसारी हो सुख दुःखाला कारण होणारे परस्पर विरोधी जे पदार्थ आहेत ते द्वंद्वामध्ये मोडतात त्यांना द्वंद्व म्हणतात या द्वंद्वाच्या परीकडचा आणि सत्वगुण संपन्न असा हो योगक्षेमाची चिंता करू नकोस जी गोष्ट प्राप्त झाली नाही ती प्राप्त करणे याला योग म्हणतात आणि प्राप्त वस्तूचे रक्षण आणि विनियोग याला क्षेम असे म्हणतात योगक्षेमाला प्राधान्य देणारी वृत्ती कल्याणकारक मार्गामध्ये अत्यंत कठीण आहे तू या योगक्षेमाचा विचार सुद्धा मनात आणू नकोस आत्मज्ञानाच्या बाबतीत मात्र तू हो चूक करू नकोस स्वधर्माचे अनुष्ठान जे करतात त्यांच्यासाठी हे सांगणे आहे सर्व वेदोक्त कर्मापासून अनेक प्रकारची फळे उत्पन्न होतात म्हणून सांगितले आहे ही फळे जर नको असतील तर अशी कर्मे आणि कर्म फले ईश्वराला अर्पण केली तर व्यर्थच ठरतील अशी कदाचित तुला शंका येईल म्हणून सांगतो श्लोक शेहेचाळीसावा सर्वत्र पाणी असले तरी आपण जेवढे थान असेल तेवढेच पाणी प्यावे त्याप्रमाणे ज्ञानी लोक संपूर्ण वेदाचा विचार करून त्यामध्ये जे आपणास आवश्यक आहे तेवढेच घेतात भाष्य या ठिकाणी विहिरी तलाव वगैरे लहान लहान जलाशय आहेत त्यामध्ये स्नाना जेवढी कर्मे करता येतील ती सर्व महान सर्व बाजूला पसरलेल्या जला तशीच करता येतील अर्थात या सर्व क्रिया एका महान जलाशयात अंतर्भूत आहेत त्याप्रमाणे सर्व वेदांमध्ये वेदमंत्रातून सांगितलेल्या कर्मापासून जे फल निर्माण होते त्यामध्ये प्रत्येक कर्म कर्माचे कर्मा फल अंतर्भूत आहे सर्व प्रकारचे कर्मे ज्ञानात विष्ट होतात त्याप्रमाणे गीतेमध्ये तदनुसार विधान केले आहे सर्व कर्मा ज्ञाने परिसमाप्य चार ते म्हणून विहीर कलाव वगैरे लहान लहान मते कर्म अत्यल्प फळ देणारे असले तरी ज्ञाननिष्ठेचा अधिकार प्राप्त होण्यापूर्वी कर्माधिकाऱ्याला कर्म करण्याची आवश्यकता आहे तुझ्या बाबतीत मात्र श्लोक सत्यचाळीसावा तुझा फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे त्या कर्मापासून मिळणाऱ्या फळावर नाही कर्माचे फळ मिळाले पाहिजे असा हेतू तुम्हाला ठेवू नकोस आणि कर्म न करण्याबद्दल मनाचा कल निर्माण करू नकोस अश्य कर्म करण्याचाच तुझा फक्त अधिकार आहे ज्ञाननिष्ठेसाठी नाही कर्म करीत असता तुझा कर्मफलामध्ये अधिकार नाही अर्थात कर्मफलाची अपेक्षा तू करता कामा नाहीस कर्मफलामध्ये जर तुला इच्छा निर्माण झाली तर तू कर्मफलप्राप्तीचे कारण ठरशील म्हणून अशा कर्मप्राप्तीचे तू कारण होऊ नकोस कारण मनुष्य एकदा कर्मफलाच्या इच्छेने कर्म करण्यात प्रवृत्त झाला तर ते कर्मफल पुन्हा जन्म घेण्याला कारण होईल कर्मफलाची तू इच्छा केली नाही तर दुःखमय आणि दुःखरूप कर्म करण्याची आवश्यकता तरी काय आहे म्हणून कर्म न करण्यात तुला आसक्ती आणि प्रेम निर्माण होत होता कर्मफलाच्या इच्छेने कर्म, कर्म करावयाचे नसले तर कोणत्या प्रकारे कर्म केले पाहिजे त्याबद्दल भगवान सांगतात श्लोक अठ्ठेचाळीसावा अर्जुना योगयुक्त होऊन फळाची अभिलाषा सोडून देई कर्म पूर्ण झाले तरी अगर अपूर्ण राहिले तरी मनाचा तोल जाऊन न देता तु कर्मे करतात भाष्य हे अर्जुना ईश्वर माझ्यावर प्रसन्न होईल या आसक्तीचा त्याग करून योगामध्ये स्थिर होऊन तु कर्म कर फाची इच्छा न करता केलेल्या कर्माने अंतःकरणाची शुद्धी होते त्यामुळे ज्ञानप्राप्ती होते ज्ञानप्राप्ती ही सिद्धी आहे या व्यतिरिक्त असिद्धी असते अशा सिद्धी आणि असिद्धी मध्ये सुद्धा दोघींना समतुल्य समजून जाणीवपूर्वक कर्म कर असा कोणता योग आहे त्या ठिकाणी प्रतिष्ठित होऊन कर्म करावे असे सांगितले आहे सिद्धी आणि असिद्धी यांचे समत्व दोन्ही अवस्थासारखेच असतात त्याला योग म्हणतात समत्व बुद्धी ठेवून ईश्वरूपाने उपासनेसाठी करण्यात येणारे कर्म त्यामध्ये अपेक्षा की श्लोक एकोणपन्नासावा हे अर्जुना बुद्धियुक्त होऊन केलेल्या कर्मापेक्षा फलेच्छेने केलेले कर्म निकृष्ट आहे तो बुद्धीच्या आश्रयाने कर्म कर फा धरून कर्म करणारे कृपण म्हणजे अपेक्षा अशी आहे समत्व बुद्धीने निष्कामपणे कर्म करणाऱ्या आणि आत्मज्ञानाचा मार्ग अनुसरणाऱ्या निर्लोभक कर्मापेक्षा फलाची आशा ठेवून कर्म करणाऱ्या लोकांचे कर्म कमी योग्यतेचे आहे कारण सकाम कर्मामुळे जन्ममरणाचे चक्रपाठी म्हणून चित्तवृत्ती शांत ठेवणारी जन्ममरणाचे क्लेश चुकवणारी योग बुद्धी सू आश्रय कर मोक्षमार्गस्थाला अभय देणारी ही एकमेव बुद्धी आहे परमार्थ ज्ञानासाठी तू शरण जा फलाच्या आशेने कर्म करणारे दिन भिकारी होत म्हणून त्याचा तू स्वीकार करू नकोस समत्व बुद्धीने स्वधर्माचरण करणाऱ्यांना कोणते फळ प्राप्त होते ते श्लोक पन्नासावा बुद्धियुक्त मनुष्य याच दोघी लोकी पाप अगर पुण्य या दोघांचा त्याग करतो म्हणून तू योगाची कास धर कर्मातील कौशल्य म्हणजे योग होय अश्य समस्त योगविषयक बुद्धीने युक्त असलेल्या पुरुषाला बुद्धियुक्त म्हणतात अगर व पुण्य या दोघांचाही बुद्धियुक्त पुरुष त्याग करतो कर्मबंधनातून मुक्त होतो म्हणून तो समत्व बुद्धिरूप योगाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर कर्मामध्ये जी कुशलता आहे त्याला योग म्हणतात स्वधर्माने सांगितलेल्या कर्माचा आचार करताना ईश्वराला समर्पित करण्याच्या बुद्धीने उत्पन्न झालेला सिद्धी असिद्धी मध्ये असलेल्या समत्वभावाला कुशलता असे म्हणतात स्वाभाविकपणे बंधनात घालणारे जे कर्म आहेत ते सुद्धा समत्वभाव बुद्धीमुळे आपला स्वभाव सोडून देते म्हणून तू समत्व बुद्धी प्राप्त कर याचे कारण असेल श्लोक एकावन्नावा बुद्धियुगाचा अवलंब करून ज्ञानी लोक कर्मजन्य फलाचा त्याग करतात जन्म जन्मरूपी बंधनापासून मुक्त होतात आणि अनामय अशा मोक्षाला जातात भाष्य कर्मापासून निर्माण होणाऱ्या फलाचा त्याग याच श्लोकातील पहिल्या चरणातील फलंदत्वा या पदाशी याचा संबंध आहे इष्ट आणि अनिष्ट देहाची प्राप्ती हे कर्माचे फल आहे समत्व बुद्धियुक्त पुरुष या कर्मफलांचा त्याग करतो ज्ञानवान होऊन जन्म मरण बंधनातून मुक्त होतो जन्मनामक बंधनातून सुटतो विष्णू नामक मोक्षाला जातो ते स्थान अनामय बुद्धी या, या बुद्धीचे विवेचन केले ती संख्यबुद्धीच आहे येथून पुढे जो बुद्धी शब्द आला आहे त्याचा अर्थ परमार्थ दर्शन देणारी बुद्धी असा करावा कारण पुण्य अगर पापाचा नाश करण्याच्या करण्याचा या बुद्धीचा हेतू आहे असले असे म्हटले आहे योगाने निर्माण होणारी सत्वशुद्ध बुद्धी कोणाला प्राप्त होते याबद्दल सांगतात श्लोक बाबांना वा जेव्हा तुझी बुद्धिमोहाने आलेले मालिन्य नाही सकारेल तेव्हा तू यापूर्वी ऐकलेल्या व पुढे ऐकाव्याच्या विषयाबद्दल व्यक्त होशील भाष्य ज्यावेळी आत्मानात्म विवेकरूपी बुद्धी मोहाने व्याप्त झाल्याने अंतःकरण विषयभोगासाठी हो प्रवृत्त होते त्या मोहाने प्राप्त झालेल्या बुद्धीला उल्लंघन जाईल तेव्हा तुझे बुद्धी पूर्ण शुद्ध होईल त्यावेळी आतापर्यंत जे ऐकले आणि पुढे ऐकावयाचे आहे त्याबद्दल तुला विरक्ती उत्पन्न होईल कारण त्यावेळी तुला ऐकण्याजोगे काही राहणार नाही सर्व विषय निष्फळ होईल असा अभिप्राय या विश्वातील विविध वस्तूंपासून निर्माण होणारे चुके कर्मजन्य आहेत शिवाय ते क्षणभंगूर आहेत असे मानून नित्य विवेक करणारा मनुष्य वैराग्यशील बनतो मोहने टाकलेल्या बुद्धीचा निराश होऊन आत्मानात्मक विवेकाचे ज्ञान प्राप्त झाल्यावर कर्मयोगाचे फळ परमार्थ योग प्राप्त होईल असे तुझ्या मनात येत असेल एक श्लोक त्रेपन्नावा नाना प्रकारच्या श्रवणाने तुझी वावरलेली बुद्धी स्थिर निश्चल होईल आणि समाधी अवस्थेत राहील तेव्हा तुला संपूर्ण योगाची प्राप्ती होईल भाष्य अनेक प्रकारचे साध्य आणि अने अनेक प्रकारचे साधन यांचा संबंध केला तो ऐकून विचलित झालेली तुझी बुद्धी ज्यामध्ये चित्त विचलित होणार नाही अशा स्थितीमध्ये पदार्पण करील त्या अवस्थेला समाधी असे म्हणतात याप्रमाणे आत्म्याला देखील समाधी असेच म्हटले जाते या स्थितीत बुद्धी अचल किंवा पूर्ण स्थिर होईल तिच्यामध्ये विक्षेप अगर विकल्प येणार नाहीत ती स्थिर होईल अशा प्रकारे तुला योगाची प्राप्ती होईल म्हणजेच विवेकी प्रज्ञा रूप समाधी तुला लाभेल प्रश्न विचारण्याचा कारण मिळाल्याने समाधी प्रज्ञा प्राप्त झालेल्या पुरुषाची लक्षणे जाणून घेण्याच्या इच्छेने अर्जुन म्हणाला श्लोक चौपन्नावा अर्जुन म्हणाला हे केशवा समाधी स्थितीमध्ये तिच्या प्रज्ञाला कसे ओळखावे तो कसा बोलतो कसा असतो कुठे जातो भाष्य मीच ब्रह्म आहे अशी ज्याची निश्चित बुद्धी आहे त्याला स्थितप्रज्ञा म्हणावे हे केशवा अशा समाधी स्थितीमध्ये असलेल्या स्थितप्रज्ञा पुरुषाची भाषा कशी असते म्हणजे अन्यने त्याला कोणत्या लक्षणाने ओळखावे स्थितप्रज्ञा मनुष्य स्वतः कसा बोलतो कसा असतो म्हणजेच त्याचे बसणे चालणे जाणे कशा प्रकारे होते या प्रकारे अर्जुनाने भगवंतांना स्थितप्रज्ञाची लक्षणं कोणतीही विचारले त्याची लक्षणे आणि स्थितप्रज्ञा होण्यासाठी करावी लागणारी साधने या ठिकाणी अध्याय समाप्तीपर्यंत प्रति प्रतिपादन करण्यात आली आहेत अध्यात्मशास्त्रामध्ये सर्वत्र कृतार्थ पुरुषार्थीची लक्षणे असतात तीच प्रयत्नाने साध्य होत असल्याने साधन रूपाने प्रतिपादन केले जाते प्रयत्न साध्य असे जे साधन आहे ते सुद्धा सिद्ध पुरुषाचे लक्षण मानले जाते श्लोक पंचावन्नावा श्री भगवान म्हणाले अर्जुना जो आपल्या अंतकरणातील सर्व प्रकारच्या कामना आणि वासना मनापासून सोडून घेतो आणि आत्मरूपामध्येच आत्मरूपाने संतुष्ट होतो तेव्हा त्याला स्थित असे म्हणतात भाष्य अर्जुना मनुष्याच्या हृदयामध्ये शिरलेले संपूर्ण काम आणि इच्छा भेद तो टाकून देतो सर्व प्रकारच्या इच्छा वासनांचा प्रारब्ध ते देखील नाहीसे होते शरीराच्या स्थिरतेसाठी त्या मनुष्याची वेळ्यासारखी स्थिती होईल अशी शंका आहे शंकेचे उत्तर असे की अंतःकरणात कोणत्याही बाह्य वस्तूची अभिलाषा न ठेवता स्वतः संतुष्ट राहणारा म्हणजे परमार्थ दर्शन नामक अमृत रस लाभामुळे तृप्त झालेला आत्मसंत संतुष्टता ही चुरशी म्हणाणारा आणि कशाची अभिलाषा न बाळणारा मनुष्य स्थितप्रज्ञ होय याचा अर्थ असा की ज्याची आत्मानात्मक विवेकबुद्धी निश्चित झाली त्याला स्थितप्रज्ञ म्हणजे ज्ञानी असे म्हणतात या सर्वांचे तात्पर्य असे आहे की पुत्र धन आणि लौखिक तृष्णेचा त्याग करणारा संन्यासी आत्माराम किंवा प्रज्ञा होय आणखी असे की श्लोक छप्पनवा दुःख प्राप्त झाले असता ज्याचे मन उद्विग्न होत नाही आणि सुख प्राप्त झाले असतात त्यांच्याबद्दल जो अभिलाषा शून्य असतो तसेच ज्याच्या अंतःकरणातून भीती भय क्रोध पूर्ण निघून गेली आहे त्याला स्थितप्रज्ञा मुनी म्हणावे भाष्य आध्यात्मिक अधिभौतिक अधिदैविक अशी अकस्मात प्राप्त झालेल्या दुःखांनी ज्याचे मन उद्विध नाही त्याच्याबद्दल चित्तळमळ आणि इच्छा नाहीशी होते म्हणजे अग्नीमध्ये सारखे इंधन टाकले असतात तो जसा भडकतो त्याप्रमाणे भोगला लसा नाही त्याला विगतस्पृह असे म्हटले आहे थोडक्यात आसक्ती भय क्रोध वगैरे विकार ज्याचे नष्ट झाले आहेत त्याला वितराग भय क्रोध असे म्हणतात अशा सर्व गुणांनी जो युक्त होतो तेव्हा त्याला स्थिरधी किंवा स्थितप्रज्ञा मुनी किंवा संन्यासी म्हणतात आणखी असे की श्लोक सत्तावन्नावा ज्याला कुठेही आसक्ती राहिली नाही शुभ किंवा अशुभ प्राप्त झाले असतात ज्याला आनंदही होत नाही आणि दुःखही होत नाही त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे सर्वत्र शरीर आधी कोणत्याही पदार्थावर आसक्ती नसते प्रेम नसते किंवा त्याबद्दल जो उद्विन असतो तसेच चांगले अगर वाईट प्राप्त झाले असतात तो आनंदितही होत नाही चांगल्या गोष्टीची प्राप्ती झाली असता संतुष्ट किंवा आनंदी होत नाही आणि वाईट वाट्याला आले म्हणून त्याचा द्वेष किंवा हिटाळणी करीत नाही असा अर्थ आनंद आणि विषादविरहित विवेकजन्य प्रज्ञा ज्याच्या जवळ आहे त्याला म्हणावे पुढे असे की लोक अठ्ठावन्नावा कासव ज्याप्रमाणे अवयव सर्व बाजूंनी आकडून घेते त्याप्रमाणे ज्याने इंद्रिय या, या विषयांपासून आखडून घेतली आहेत त्याची बुद्धी स्थिर झाली आहे पश्तेही भय निर्माण झाले असता कासव ज्याप्रमाणे आपले अवयव आकडून घेते त्याप्रमाणे ज्ञाननिष्ठेमध्ये स्थिर असलेला संपूर्ण विषयापासून आपली इंद्रिये खेचून घेतो उत्तम प्रकारे होते या या आहे। रोगी मनुष्य विषय ग्रहण करू शकत नाही कारण त्याची इंद्रिये देखील विषयापासून निवृत्त होतात कासब ज्याप्रमाणे आपले अवयव आखडून घेते त्याप्रमाणे रोगी मनुष्य सुद्धा आपली इंद्रिये विषयापासून आखडून घेतो मग असा मनुष्य आणि स्थितप्रज्ञ सारखेच नाही का नाही कारण मनुष्य रोगी असला आणि त्याने आपली विषय लोलूप इंद्रिय आवरून घेतली असली तरी विषयाबद्दलची त्याची आसक्ती नष्ट झालेली नसते या आसक्तीचा नाश कसा होईल याबद्दल सांगतात श्लोक एकोणसाठावा आहार न घेणाऱ्या मनुष्याचे रस विषय सोडून अन्य विषय होतात परंतु परब्रह्माचे ज्ञान होताच रस विषय आणि त्याची आवड दोन्ही नाही होतात विषय शब्दाने इंद्रिय आणि विषय शब्दाचा अर्थ रूप आणि रस असा बाह्य विषयात घेतला तरी एखाद्या अज्ञानी माणसाने विषय ग्रहण न करण्याचे असे जरी ठरवले तरी त्याने इंद्रिय इंद्रिय संयमन केले आहे असे म्हणता येणार नाही कारण या शब्दाबद्दलची त्याची आसक्ती त्याच्या मनातून नष्ट झालेली नसते रस शब्दाचा आसक्ती हा अर्थ सर्व मान्य आहे असे पौराणिक वचन आहे परब्रह्माचे जला ज्ञान झाले आहे जो समाधीमध्ये रमला आहे आणि मीच ब्रह्म आहे असे ज्याचे अतूट ध्यान आहे अशा पुरुषाची वृत्ती पाहिली म्हणजे त्याची विषयासक्ती किंवा सूक्ष्म विषय वासना आपण होऊन त्याला सोडून जातात असे प्रत्ययाला येते म्हणून ज्ञानी पुरुषांच्या सर्व वास वासना नष्ट होतात किंवा पुरुष समिती होताच त्याच्या वासनांचा क्षय होतो थोडक्यात यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय वासनांचा नाश होत नाही ना यासाठी ज्ञानमय बुद्धी स्थिर करण्यात आली पाहिजे यथार्थ ज्ञानमय बुद्धी स्थिर व्हावी असे ज्यांना वाटते त्या पुरुषांनी सर्वप्रथम इंद्रिय आपल्या नियंत्रणात ठेवली पाहिजे कारण इंद्रियांना जर स्वतःच्या नियंत्रणात ठेवले नाही तर निर्माण होणाऱ्या दोषाबद्दल पुढे सांगतात लोक साठावा हे अर्जुना, बुद्धी स्थिर होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ज्ञान पुरुषाचे मन सुद्धा ही उच्चृंखल इंद्रिय बलाने विषयाकडे ओढून नेतात भाष्य हे कोणते प्रयत्न करणाऱ्या ज्ञान पुरुषाची अवखळ इंद्रिय सुद्धा विषयाभिमुख होतात आणि पुरुषाला क्षोभ निर्माण करतात व्याकुळ करतात अशा प्रकारे इंद्रिये केवळ प्रकाश पाहतात आणि विवेक विज्ञान युक्त मनाला म्हणून श्लोक एकसष्टावा त्या सर्व इंद्रियांचे संयमन करून योगयुक्त व्हावे आणि माझ्यावर श्रद्धा ठेवणारे व्हावे ज्याची इंद्रिये धाजस्वाधीन आहेत त्याची बुद्धी स्थिर झाली असे म्हणावे भाष्य सर्व इंद्रियांचे संयमन करून आपल्या नियंत्रणात ठेवून समाहित होऊन आवश्यक आहे ते सर्व श्रेष्ठ आहे अविचल व्हावे वासुदेवाहून भिन्न नाही असा अभ्यास करावा म्हणजे बुद्धी स्थिर होते इतके प्रतिपादन केल्यावर पतनक्षम पुरुषाच्या अनर्थाचे कारण सांगण्यात येते श्लोक ठवा विषयाचेच चिंतन करणाऱ्या पुरुषाला विषयाबद्दल आसक्ती निर्माण होते या आसक्तीमुळे काम इच्छा निर्माण होते कामापासून क्रोध उत्पन्न होतो भाष्य शब्दादी विषयांचे चिंतन करणारा पुरुष विषयांची इच्छा करतो कारण त्या विषयामध्ये त्याच्या अंतरात आसक्ती निर्माण होते प्रेम निर्माण होते त्या कृतीच्या संसर्गामुळे काम तृष्णा निर्माण होते इच्छा पूर्ण राहिल्यास अगर त्याच्या प्राप्तीमध्ये अर्थ निर्माण झाल्यास क्रोध उत्पन्न होतो श्लोक त्रेसष्टावा क्रोधापासून समोर समोहापासून स्वतःचा सर्वनाश होतो भाष्य क्रोधापासून समोह निर्माण होतो कार्य अकार्य विषयाबद्दल ज्याचा विवेक संपूर्णपणे नाहीसा होतो त्याला समोह म्हणतात क्रोध आलेला मनुष्य मूढ होऊन आपल्या गुरुला सुद्धा अपशब्द बोलतो मोहापासून शास्त्र अवगत असलेल्या आचार्यांकडून प्राप्त झालेल्या उपदेशातून स्मृती निर्माण होते अशी स्मृती नाहीशी होते ज्याची स्मृती नष्ट झाली त्याच्या अंतकरणात कार्यकार्य अंतकरणात कार्यकार्य विवेक न राहणे हाच बुद्धिनाश हो बुद्धीचा नाश झाल्यावर मनुष्य नष्ट होतो कारण जोपर्यंत मनुष्याचे अंतःकरण कार्यकार्य विवेचन करण्यास समर्थ आहे तोपर्यंतच तो मनुष्य राहतो पण ही योग्यता नाशी झाली की मनुष्य नष्ट प्राय होतो म्हणून मनुष्याच्या अंतःकरणात असलेल्या बुद्धीचा नाश झाला म्हणजे पुरुषार्थ करणे असतो अयोग्य होतो म्हणून नाश पावतो विषयाचे चिंतन म्हणजे सर्व अनर्थांचे मूळ आहे आता मोक्षाचे साधन कसे याबद्दल सांगण्यात येते श्लोक बेश्या चौसष्टावा विषय प्रीतीबद्ध विषयांच्या अभावामुळे आपल्या नियंत्रणात असलेल्या इंद्रियांनी विषयांचा भोग घेणारा आणि ज्याचे मन त्याच्या स्वाधीन आहे अशा पुरुषास मनाची प्रसन्नता लाभते आणि द्वेष यांना रागद्वेष असे म्हणतात या दोघांच्या सहज्याने इंद्रियांची स्वाभाविक प्रवृत्ती तयार होते जो मोक्षाची इच्छा करणारा आहे तो स्वाधीन असलेल्या श्रोत्राद्री इंद्रियांच्या योगी अनिवार्य विषयांचा उपभोग घेतो आणि प्रसन्न होतो प्रसन्नता आणि स्वास्थ यांना प्रसाद म्हणतात प्रसाद प्राप्त झाल्यावर काय होते सांगतात ला ला ते सांगतात श्लोक पासष्ट प्रसन्नता लाभली म्हणजे प्रकाश हा होतो ज्याची चित्त प्रसन्न असते त्याची आत्मतोव विषयक लवकर स्थिर श्लोक चौसष्टावा विषय प्रीतीवर द्वेष यांच्या अभवामुळे आपल्या नियंत्रणात असलेल्या इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेणारा आणि ज्याचे मन त्याच्या स्वाधीन आहेत अशा पुरुषास प्रसन्न मनाची प्रसन्नता लाभते आसक्ती आणि द्वेष यांना रागद्वेष असे म्हणतात या दोघांच्या सहाय्याने इंद्रियांची स्वाभाविक प्रवृत्ती तयार होते जो मोक्षाची इच्छा करणारा आहे तो स्वाधीन असलेल्या श्रोत्रात्री इंद्रियांच्या योगे अनिवार्य विषयांचा उपभोग घेतो आणि प्रसन्न होतो प्रसन्न प्रसन्नता आणि स्वास्थ यांना प्रसाद म्हणतात प्रसाद प्राप्त झाल्यावर काय होते ते सांगतात चित्ताला प्रसन्नता लाभली म्हणजे सर्व प्रकारच्या हानीचा नाश होतो ज्याचे चित्त प्रसन्न असते त्याची आत्मतत्वाविषयक बुद्धी लवकर स्थिर होते भाष्य चित्ताला प्रसन्नता प्राप्त झाल्यावर या यतीच्या पुरुषाचा आध्यात्मिक अधिदैविक आणि अधिभौतिक दुःखांचा नाश जो प्रसन्न चित्त किंवा स्वस्थ युक्त झालेला आहे अशा पुरुषाची बुद्धी सर्व बाजूने आकाशाप्रमाणे स्थिर होते केवळ आत्मरूपात निश्चलपणे राहते असा अर्थ अशा या प्रसन्नतेची स्तुती करण्यात येते श्लोक सहासष्टावा प्रसन्न चित्तमय नसलेल्या पुरुषाची <coughs> बुद्धी स्थिर नसते त्याला अशा स्थिरतेची इच्छाही नसते त्याला शांती मिळत नाही मग ज्याला शांती नाही त्याला सुख तरी कुठून मिळणार भाष्य ज्याच्याजवळ आत्मस्वरूपविषयक बुद्धी नाही अशा अयुक्त असमाहित अंतःकरण असलेल्या पुरुषाला आत्मज्ञानास प्रवेश करण्यासाठी लागणारी प्रीती प्राप्त होत नाही त्याप्रमाणे अशी भावना नसलेल्या आणि आत्मज्ञानाच्या साधनेमध्ये प्रीतीपूर्वक एकरूप न होणाऱ्याला शांतीचा लाभ प्राप्त होत नाही ज्याला शांती प्राप्त झाली नाही अशा पुरुषाला सुख कुठून प्राप्त होईल कारण विषयभो विषयोपभोगाच्या तृष्णेपासून निवृत्त होणे हेच खरे सुख होय विषयाची तृषणा असणे याला कदापि सुख म्हणत नाहीत ते दुःखच होय तत्पर्य असे आहे की अशी तृष्णा ठेवून सुखाचा गंध गंधसुद्धा लाभणार नाही अयुक्त पुरुषाजवळ अशी बुद्धी कान असते त्याबद्दल निवेदन करतात श्लोक सदुष्टावा विषयांसाठी इंद्रिये स्वैरसंचार करू लागली म्हणजे जे मन त्यांच्या मागेमागे जाते ते पाण्यातील नवकेला वाटेल तिकडे नेणाऱ्या वाऱ्याप्रमाणे त्याच्या बुद्धीला अनावश्यक ठिकाणी नेते भाष्य आपल्याला विषयाशी एकरूप होऊन संचार करणारी इंद्रिये अर्थात विषयांसाठी प्रवृत्त होणारी इंद्रिये मन ज्या विषयावर जाईल त्या विषयाबद्दल प्रवृत्त होतात याप्रमाणे विषयाच्या मागे धावणारे मन साधकाची आत्मानात्म विवेकबुद्धी विवेकज्ञानाने उत्पन्न होणाऱ्या बुद्धीचे हरण करते थोडक्यात विषयाच्या मागे धावणारे मन विवेक नष्ट करते कशाप्रकारे हे होते ज्याप्रमाणे पाण्यातील नाव चालक नसेल तर वाऱ्या वाऱ्यामुळे कुठेही जाते त्याप्रमाणे पाण्यातून प्रवास करण्याची इच्छा करणाऱ्या पुरुषाची नौका उचित ठिकाणी पोहोचण्याऐवजी वायू त्या उचित मार्गावरून नौकेला बाजूला करतो आणि अनुचित मार्गाने नेतो त्याप्रमाणे हे मन आत्मविषयक बुद्धीला विचलित करून विषयमय करून टाकते येत तो ही अभि कमते गीता दोन साठ या श्लोकापासून जे प्रतिपादन करण्यात आले आहे त्याचा अर्थ दृढ व्हावा म्हणून आपला अभिप्राय सिद्ध करून पुढे उपसंहार करतात श्लोक अडुसष्टावा म्हणून हे महाभाऊ अर्जुना चन्नी आपली इंद्रिय विषयापासून पूर्णपणे आवरून घेतली आहेत त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे भाष्य या याप्रकारे इंद्रियामध्ये असलेले दोष स्पष्ट केलं आहे म्हणून हे, हे महाबाहू अर्जुना ज्या साधकाने शब्दादी विषय आणि त्यांचे प्रकार यातून आपले मन आणि मनाच्या विविध वृत्ती निगृहित म्हणजे आवरून घेतलेल्या आहेत केलेल्या आहेत त्या साधकाची बुद्धी प्रतिष्ठित म्हणजे स्थिर झाली असे मानावे या ठिकाणी जो लौकिक व वैदिक व्यवहार आहे तो स्थितप्रज्ञाशी संबंधित राहत नाही कारण त्यांचा उद्भव अज्ञानातून झाला आहे अविद्येचा विद्येशी विरोध असल्याने अविद्या हे नष्ट होते हा अभिप्राय पुढे स्पष्ट करण्यासाठी सांगतात की श्लोक एकोणसत्तरावा सर्व प्राणीमात्राची जी रात्र असते त्यामध्ये संयमी स्थितप्रज्ञ मनुष्य जागृत असतो आणि ज्यामध्ये सर्व प्राणीमात्र जागृत असतात ती अशा मुनेची रात्र असते भाष्य तामसी स्वभावामुळे सर्व भूते आणि पदार्थांच्या बाबतीत विवेकाचा अभाव म्हणजे त्या ठिकाणी निशा होय ही निशा काय स्वरूपाची आहे परमार्थतत्व हा स्थितप्रज्ञाचा विषय आहे रात्री संचार करणाऱ्या रा घुबड वगैरेंच्या बाबतीत दिवस ही रात्र असते त्याप्रमाणे निशाचरासारखा जो पूर्णत अज्ञानीपुरुष आहे त्याच्याजवळ परमार्थतत्वविषयक बुद्धींनाही आणि सर्व प्राणीमात्रांच्या बाबतीत काही न कळल्याने हे परमार्थतत्व म्हणजे त्याच्या बाबतीत रात्रच आहे या परमार्थ परमार्थतत्व रूप रात्रीमध्ये अज्ञान निद्रेतून जागा झालेला पुरुष संयमी जितेंद्रिय होतो योगी होतो असा अभिप्राय मी माझे तू तुझे हे जग वगैरे प्रकारचे भेदबुद्धी कायम करणारी अविद्यारूपी रात्र आहे या रात्रीमध्ये झोपलेल्या मनुष्यालाच जागृत आहे असे म्हणतात अज्ञानरूपी निद्रेमध्ये असलेले लोक स्वप्नातील व्यवहाराप्रमाणे व्यवहार करीत असतात असे ज्ञान असल्याने परमार्थतत्व जाणणाऱ्याला मुनी असे म्हणतात म्हणून तात्पर्य असे की अज्ञान अवस्थेमध्ये कर्मे केली जातात ज्ञानावस्थेमध्ये नाही सूर्याच्या उदयाबरोबर रात्रीचा अंधकार दूर होतो त्याप्रमाणे ज्ञानाचा उदय होताच अज्ञान नष्ट होते ज्ञानेोत्पत्तीच्या पूर्वी बुद्धीप्रमाण मानन प्राप्त केलेली अविद्या फलप्राप्तीच्या बाबतीत पूर्णत्वाला पोहोचते आणि अज्ञानाने कर्म करणाऱ्याचा हेतू होतो अप्रमाण बुद्धीने स्वीकारलेली अविद्या कर्माचे कारण होत नाही कारण वेदप्रमाण्याप्रमाणे माझे अमुक कर्तव्य आहे असे विधान केले आहे असे समजून करता कर्म करण्यास प्रवृत्त होतो ही रात्रीप्रमाणे केवळ अविद्या मात्र आहे हे सर्वदृश्य भेद निर्माण करणारे रात्रीप्रमाणे अज्ञानमात्र आहे त्या आत्मज्ञ पुरुषाला कर्मसन्यासाचा अधिकार आहे कर्मकर असे त्याला सांगण्याचा कोणताही अधिकार नाही ज्याची बुद्धी आत्मसंपन्न झालेली आहे गीता पाच सतरा इत्यादी श्लोकापासून ज्ञानी माणसाचा ज्ञाननिष्ठेमध्ये जो अधिकार आहे त्याचे वर्णन करण्यात आले आहे या ज्ञाननिष्ठेमध्ये सुद्धा तत्त्ववेत्याला ज्या योग्य हो तो प्रवृत्त होईल अशा प्रमाणांचा अभाव आहे म्हणून त्या तत्त्ववित्याची विषयांसाठी प्रवृत्ती होत नाही हे म्हणणे बरोबर नाही कारण आत्मज्ञानच आपला विषय करते म्हणून आपल्या स्वरूप ज्ञानाच्या विषयात प्रवृत्त करणाऱ्या प्रमाणांची अपेक्षा संभवत नाही ते आत्मज्ञान तो स्वतःच आत्मा असल्यानं तो स्वयंसुद्ध आहे आणि त्याच्यामध्ये सर्व प्रमाणांच्या प्रमाणत्वाची अखेर होते अर्थात आत्मज्ञान होईपर्यंत प्रमाणाचे प्रमाणत्व असते अर्थात आत्मसाक्ष आत्मस्वरूपाचा साक्षात्कार झाल्यानंतर प्रमाण आणि प्रमेय असा व्यवहार राहत नाही आत्मज्ञानरूप अंतिम प्रमाण आत्म्याच्या प्रमात्यास सुद्धा बाजूला सरतो त्याला निवृत्त करणारा स्वतःसुद्धा स्वप्नातील प्रमाणाप्रमाणे प्रमाणशून्य होतो म्हणजेच लुप्त होतो कारण व्यवहारामध्ये सुद्धा वस्तूची प्राप्ती झाली म्हणजे वस्तूच्या प्राप्तीचा हेतू नाहीसा होतो असे दिसून येते म्हणून असे सिद्ध होते की ज्याला आत्मज्ञान झाले आहे त्याला कर्माची आवश्यकता नाही कर्मामध्ये त्याचा अधिकार नाही ज्याने सर्व इषणांचा त्याग केलेला आहे अशा स्थितप्रज्ञा विद्वान संन्यासाला मोक्षप्राप्त होतो भोगांची इच्छा करणाऱ्या संसारी माणसाला मात्र तो मिळत नाही एका दृष्टांताच्या सहाय्याने हा विषय स्पष्ट करतात श्लोक सत्तरावा चारही बाजूंनी पाण्याने भरला जाणाऱ्या परंतु आपली मर्यादा कधीही न ओलंडणाऱ्या समुद्रामध्ये ज्याप्रमाणे नद्यांचे पाणी सर्व ठिकाणाहून प्रवेश करीत असते त्याप्रमाणे संन्यासाच्या मनात अनेक कामांना प्रवेश करतात तरी देखील तो अविकृत राहतो परंतु वासनाधीन पुरुषाला शांती प्राप्त होत नाही भाष्य पाण्याने परिपूर्ण परंतु मर्यादा न ओलंडणाऱ्या समुद्राप्रमाणे जो मर्यादामय आहे अशा समुद्रात सर्व प्रवेश करणाऱ्या सागरात ज्याप्रमाणे बदल विकार निर्माण करीत नाहीत तर त्यातच ते समावून जाते त्याप्रमाणे विषयाच्या संगतीमुळे ज्या पुरुषाच्या अंतकरणात असलेल्या इच्छा समुद्राच्या पाण्याप्रमाणे कोणताही विकार अंतरात निर्माण करीत नाहीत पण त्या इच्छा प्रवेश करतात ज्याच्या सर्व कामांना आज्ञामध्ये लीन होतात त्या इच्छा आत्मज्ञ पुरुषाला आपल्या नियंत्रणात आणत नाहीत अशा पुरुषास मोक्षाची प्राप्ती होते परंतु भोगाची इच्छा करणाऱ्यास तो मोक्ष मिळत नाही तात्पर्य ज्याची प्राप्ती व्हावी असे वाटते त्या भोगाला काम असे म्हणतात तो भोग मिळवण्याची ज्याला इच्छा आहे त्याला कामकामी म्हणतात अशा कामकामी पुरुषाला कधीही शांतीचा लाभ होत नाही म्हणून श्लोक एकाहत्तरावा जो पुरुष सर्व विषय वासना सोडून निरीच्छ अहंकारशून्य आणि ममत्मशून्य होऊन कर्माचरण करतो त्याला शांती प्राप्त होते जो भाष्य जो संन्याशी पुरुष संपूर्ण कामनांचा पूर्णपणे त्याग करून केवळ जीव जगावा म्हणून कर्म संचार करीत राहतो त्याप्रमाणे जो इच्छारहित झाला आहे इतकेच काय शारीरिक व्यवहार सु... व्यवहारात सुद्धा चलासा नाही माझे पण नाही से झालेला अर्थात शरीर रक्षणासाठी कराव्या लागणाऱ्या पदार्थांच्या संग्रहातसुद्धा त्याला ममत्वाचा भाव राहत नाही तो अहंकाररहित विद्वत्ताधिकांमुळे निर्माण होणाऱ्या आत्माअभिमानापासून दूर राहतो तो असास्थित प्रज्ञा ब्रह्मज्ञानी संसार दुःखाची निवृत्त अर्थात मोक्ष नामक परमशांतीचा लाभ करून घेतो अर्थात तो ब्रह्मरूप होतो आता या ज्ञाननिष्ठेची स्तुती करण्यात येत आहे लोकबहातावा अर्जुना या स्थितीलाच ब्राह्मस्थिती मुक्तावस्था म्हणतात ही स्थिती ज्याला प्राप्त होते त्याला कधीही मोह उत्पन्न होत नाही अंतकाळी देखील तो अशाच स्थितीत राहतो त्याला ब्रह्मानंद किंवा अमृतत्व प्राप्त होते भाष्य आता निवेदन केलेली अवस्था ब्राह्मी होय ब्रह्मामध्ये स्थित असलेली स्थिती म्हणजे ब्रह्मस्थिती होय सर्व त्याग करून ब्रह्मरूपाच स्थिर होणे अशी ही स्थिती आहे हे अर्जुना या स्थितीला प्राप्त झालेला मनुष्य कशानेही मोहित होत नाही मरण समयीसुद्धा वर सांगितलेल्या ब्राह्म्यस्थितीमध्ये स्थिर होऊन मनुष्य लीनता रूप मोक्षाचा लाभ करून घेतो जे ब्र ब्रह्माश... ब्रह्मचर्याश्रमापासून संन्यास ग्रहण करतात ते जिवंत असेपर्यंत ब्रह्मातलीन होऊन राहतात ब्रह्मनिर्वाणा अवस्थेला प्राप्त होतात त्या अधिकते काय अध्यायद्वितीय समाप्त